पंचतंत्र लेखक काशिनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद कव्हाणकर तंत्र तिसरे एका गावात द्रोण नावाचा एक ब्राह्मण राहत होता लोकांनी दिलेल्या दानावर त्याचा चरितार्थ कसा बसा चालत असे त्याला चांगली वस्त्रे मिळत नव्हती की डोक्याला लावायला तेल मिळत नव्हते त्यामुळे त्याच्या पेशांच्या जटा झाल्या होत्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या नखे वाढली होती आणि उन्हाने थंडीने आणि वाऱ्याने त्याचे शरीर अगदी शुष्क बनले होते ब्राह्मणाने गवत पेंड सातू वगैरे लोकांकडून भीक मागून आणून वासरांना खाऊ घालून चांगले वाढविले आणि ती चांगली भष्टपृष्ट झाली एका चोराच्या दृष्टीने ती वास दृष्टीस ती वासरे पडली आणि त्याने ती चोरून न्यायचे ठरविले रात्रीच्या वेळी दोन दावी घेऊन तो ब्राह्मणाच्या घराकडे निघाला वाटेत त्याला एक कराल जबड्याचा राक्षस भेटला त्याच्या नागपुड्या फेंदारलेल्या होत्या आणि डोळे रक्ताप्रमाणे लाल दिसत होते त्याच्या सर्वांगावर केस वाढलेले होते त्याला पाहून चोर घाबरून गेला तरी त्याला हळू म्हणाला आपण कोण आहात मी सत्यवटन नावाचा ब्रह्म आहे तू कोण आहेस राक्षसाने विचारले क्रूर रा मी क्रूरकर्मा नावाचा चोर आहे इथं जवळच एक गरीब ब्राह्मण राहतो जवळ दोन गुटगुटीत गायी आहेत त्या चोरण्यासाठी मी तिकडे जात आहे चोर म्हणाला राक्षस म्हणाला तीन दिवसाने एकदाच खायचा असा माझा नियम आहे आता आज मी या ब्राह्मणालाच खाईन हे ठीक झाले तुझे माझे काम एका ठिकाणीच आहे त्याप्रमाणे ते दोघे ब्राह्मणाच्या घरी गेले आणि योग्य संधी वेळेपर्यंत लपून बसले ब्राह्मणाला झोप लागलेली पाहताच राक्षस त्याला खायला जाऊ लागला ला। म्हणाला बाबा रे आधी मला गाई घेऊन जाऊ दे मग तू खुशाल ब्राह्मणाचा फडशा पाड राक्षस म्हणाला तू गायी नेताना जर हंबरल्या तर ब्राह्मण जागा होईल एवढ्यासाठी माझे काम मी आधी करतो चोर म्हणाला तू ब्राह्मणाला खायला सुरुवात केलीस आणि मध्येच काही अडचण उत्पन्न झाली तर मला त्या गायी नेता येणार नाहीत म्हणून मी आधी गायी नेतो मग तू स्वस्थपणे ब्राह्मणाला खा अशा तळेने त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि त्या आवाजाने ब्राह्मण जागा झाला तो जागा झालेला पाहता पुढे होऊन म्हणाला ब्राह्मणा हा राक्षस तुला खाण्याकरता आला आहे राक्षस ओरडून म्हणाला ब्राह्मणा हा चोर तुझ्या दोन्ही गायी चोरण्याकरता आला आहे त्यांचे बोलण्या ऐकून ब्राह्मण उठला आणि सावधपणाने इष्टदेवतांचे ध्यान करून राक्षसापासून त्याने आपला प्राण वाचविला आणि काठी उगारून चोरापासून गाई वाचविल्या गोष्ट संपवून वक्रनास म्हणाला म्हणून म्हणतो शत्रु असले तरी वादविवाद करीत एकादे वेळेस आपला फायदाच करतात त्याचा सल्ला ऐकल्यावर अभिवर्धनाने प्राकार कर्णस विचारले आपला काय सल्ला आहे प्राकार कर्ण म्हणाला महाराज शरण आलेल्याचे रक्षण करावे त्याचा वध करू नये कदाचित तुमचा आणि त्याचा लोभ जळेल आणि तुमचा काल आनंदात जाईल एकमेकांच्या सहाय्याने आपण या जगातली आपली यात्रा संपवायची असते एकमेकांना सांभाळून घेतले नाही तर वारुळात आणि पोटात असलेल्या नागांप्रमाणे दोघांचाही नाश व्हायचा हे कसे हरिवर्धनाने विचारले प्राकारकरण म्हणाला ऐक कर